अध्याय एकशे एकोणनव्वदावा स्वरूप निरूपण <coughs> भरतबाज म्हणतात हे द्विजश्रेष्ठा हे ब्रह्मर्षी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र हा भेद कशाच्या योगाने होतो ते मला निवेदन करा भृगू म्हणतात जो पुरुष जातकर्मादी संस्काराच्या योगाने सुसंस्कृत शुचिरभूत वेदांचे अध्ययन केलेला अध्ययन अध्यापन यजन याजन व दान प्रतिग्रह ही षटक्रमे करणारा सदाचारावर उत्कृष्ट प्रकारची निष्ठा असलेला अतिथींनी भोजन करून अवशिष्ट राहिलेल्या अन्नाचे सेवन करणारा गुरुजनांवर प्रेम करणारा सदोदित चांद्रायणादी व्रतांचे आचरण करणारा आणि सत्यनिष्ठा असा त्यासच ब्राह्मण असे म्हणतात सत्य दान द्वेष शून्यत्व क्रौऱ्याचा अभाव लज्जाशीलता दया आणि तो, ही ज्याचे ठिकाणी दिसून येतात तो ब्राह्मण होय हिंसाजनक असे युद्धादी कर्म करणारा वेदाध्ययनाविषयी तत्पर असणारा दान करणारा आणि प्रजेपासून कर घेणारा जो पुरुष त्यास क्षत्रिय असे म्हणतात व्यापार पशुपालन शेतकी आणि द्रव्य संपादन याविषयी प्रेम असलेला शुचुर्भूत आणि वेदाध्ययन संपन्न असा जो पुरुष त्याला वैश्य अशी संज्ञ आहे सदैव हवेते ते भक्षण करणारा पाहिजेत ती कर्मे करणारा वेदाचा त्याग केलेला दुराचारी आणि अशुची असा जो पुरुष तो शूद्र होय ब्राह्मणाधिकांची ही जी लक्षणे सांगितली ती सामान्य असल्यामुळे शूद्राच्या ठिकाणीही कोठेकोठे दृगोचर होऊ शकतील वो कोठे कोठे ब्राह्मणाच्या ठिकाणीही दृगोचर होणार नाहीत सारांश शूद्र हा पूर्वोक्त शूद्र धर्मानेच युक्त असतो असे नाही व ब्राह्मणही ब्राह्मण धर्मानेच युक्त असतो असेही नाही ब्राह्मण लक्षण ब्राह्मणांनी ब्राह्मणत्व संपादन करण्यासाठी ज्ञानार्जन केले पाहिजे त्या ज्ञानामध्ये निर्दोष असे ज्ञान म्हणजे सर्व प्रकारच्या उपायांनी लोभ आणि क्रोध यांचा निरोध व इंद्रिय निग्रह हेच होय क्रोध व लोभ यांची उत्पत्ती कल्याणाच्या नाशासाठीच असल्यामुळे कोणत्याही उपायाने त्याचे निवारण केले पाहिजे सदोदित क्रोधापासून संपत्तीला मत्सरापासून तपाला मानापमानापासून विद्येला आणि अनवधानापासून स्वतःला सांभाळले पाहिजे अर्थात अलिप्त ठेवले पाहिजे द्विजा ज्याचा कोणताही उद्योग सकाम नसतो व जो कर्मफल त्याग पूर्वक होमादी सर्व क्रिया करतो तोच खरा बुद्धिमान व खरा त्यागी होय ब्राह्मणाने हिंसावृत्तीचा त्याग केला पाहिजे सर्व प्राण्यांशी मैत्री करीत राहिले पाहिजे ज्याच्या योगाने बंध होईल अशा स्वीकार्य वस्तूंचा त्याग केला पाहिजे ज्ञान संपन्न होऊन जितेंद्रिय असले पाहिजे आणि ज्याच्या योगाने इहलोकी व परलोकी ही भीती उरत नाही अशा शोक संपर्क शून्य ब्रह्मपदाच्या प्राप्तीविषयी तत्पर असले पाहिजे दुष्प्राप्य अशा ब्रह्मपदाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणाऱ्या पुरुषाने निरंतर तपाचे आचरण केले पाहिजे इंद्रिय दमन केले पाहिजे मननशील राहिले पाहिजे इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे आणि विषयासक्ती सोडून दिली पाहिजे परमात्म्याचे ज्ञान होणाऱ्या व्यक्त व अव्यक्त या दोघांचेही ज्ञान झाले पाहिजे त्यापैकी इंद्रियांनी जाणता येणाऱ्या ज्या वस्तू त्या त्या व्यक्त असून अनुमान गम्य आणि अतिंद्रिय त्या अव्यक्त होत परमात्मा अतिंद्रिय आहे म्हणून त्यासंबंधी अविश्वास करू नये अंतकरणाची प्रवृत्ती विश्वासाकडे करावी मन प्राणाकडे लावावे वो प्राणाची परब्रह्माचे ठिकाणी धारणा करावी वैराग्यावाचून परब्रह्माची प्राप्ती होत नाही वैराग्य म्हणजे विषयविनिवृत्ती विनि, होय म्हणूनच कोणत्याही विषयाचा विचार करीत राहू नये वैराग्याच्या योगाने ब्राह्मणाला अनायासेच ब्रह्मप्राप्ती होते सदा शुचिरभूत सदाचरणी व कोणत्याही प्राण्याविषयी सदै असणे हे ब्राह्मणाचे लक्षण होईल ओम तत्स